पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण आकरावे खेडेगावात चरख्याचे स्थान माझ्या दृष्टीने चरखा हेच विराट जनतेचे आशास्थान आहे आपले जे कोणत्या तऱ्हेचे स्वाधी होते ते चरखा नामशेद झाल्यानंतर जनतेने गमावले ग्रामस्थांच्या कृषी कार्याला चरख्याची चांगली जोड होती आणि त्यांच्या जीवनाला एक प्रकारचा भारदस्तपणा चरख्याने दिला होता विधवा श्रियांना तर तो आसरा आणि सखाच होता ग्रामस्थांना त्यांनी आळशी होऊ दिले नाही कारण एक चरखा म्हटला म्हणजे त्याच्या अनुषंगाने आधी आणि नंतर कितीतरी उद्योगांचा निर्देश आपोआप होतो सरकी काढणे पिंजणे पेळू तयार करणे पांजणी करणे रंगविणे वविणणे इतक्या क्रिया चरखा एका वस्तूशी संलग्न आहेत हे सर्व उद्योग गावातील सुधाराला व लोहाराला काम पुरवितात चरख्यानेच भारतातील सात लाख खेड्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत केली चरख्याच्या बहिरगमनाबरोबर गावातील इतर कुठरी उद्योगही गेले उदाहरणार्थ तेलाचा घाणा या उद्योगाची जागा इतर कोणत्याही उद्योगाने घेतली नाही यामुळे खेडेगावे विविध उद्योगांच्या नाशाने खंगली त्यांचे सर्जन कौशल्य नष्ट झाले व जी थोडी मिळकत त्यांना हाती होती तीही गेली म्हणून खेडेगावे जर पुन्हा टोटवीत व्हायची असतील तर अगदी सहज सुचणारा उपाय म्हणजे सरख्याचे पुनरुज्जीवन करणे व त्यामुळे जीवन पहिल्यासारखे पल्लवीत बहरलेले आणि समृद्ध करणे निस्वार्थी देशाभिमानी व हुशार अशा हिंदी माणसांची एक फौजच एक दिला या यासारख्याचा संदेश खेड्यात पसरविण्याला आणि ग्रामस्थांच्या निस्तेज नजरेत चैतन्य आणण्याला तयार झाल्यापासून हे ग्रामीण पुनरुज्जीवनाचे कार्य होणार नाही सहकार्याचा व प्रौढ शिक्षणाचा हा अगदी समर्पक असा प्रयत्न ठरेल ज्याप्रमाणे सरख्याचा एक एक फेरा खात्रीचा व जीवनदायी असतो त्याचप्रमाणे हा प्रयत्नही शांतपणे पण पन खात्रीने क्रांती म्हणजे मोठे स्थित्यंतर घडवून प्रस्तुत जो युक्तिवाद मी करीत आहे त्याच्या योग्यतेची खात्री 20 वर्ष चरख्याचा जो अनुभव मी घेतला आहे त्यावरून मला पटलेली आहे। गरीब हिंदूंना आणि गरीब मुसलमानांना तो सारखाच उपयोगी पडत आलेला आह काही देखील गाजावाजा अथवा गोंगाट न करता लाखो कामगारांच्या खिशात आतापर्यंत पाच कोटी रुपये गेलि आह म्हणून मी निशंकपणे म्हणतो की सर्वधर्मी श्रमजीवी जनतेच्या दृष्टीन चरखा हा स्वराज्य जाणून देईल खेड़गावांना त्यांचे योग्य स्थान पुन्हा प्राप्त करून देतो आणि ऊचनीची ही भावना नष्ट करतो असा हा सरखा आहे हरिजन तेरा चार एकोणीसशे आपले ध्येय असेच आहे की प्रत्येक खेडेगाव प्राया आज ज्याप्रमाणे आपल्याला लागणारे सगळे धान्य पैदा करतो त्याप्रमाणे आपल्या गरजेपुरते कातण्याच्या व विणण्याचे कामही प्रत्येक खेडेगावनं करावे स्वतःला पुरेल इतके धान्य निर्माण करण्यापेक्षा स्वतःच्या निर्वाहाला लागेल इतके सूतकातणे व कापड विणणे अधिक सोपे आहे प्रत्येक गावाला स्वतःच्या गरजेपुरता कापूस साठवून ठेवून सूत कातून कापड विणण्याला काहीच अडचण येण्याचे कारण नाही यंग इंडिया अकरा आठ एकोणीशे एकवीस